केलेला आहे अर्धा भाग तीव्र आहे आणि दरम्यान राजा विचार वाढत नाही ने का होत नाहीत का चित्त आवाय होत नाही का अस्वस्थ होत नाही का तुला त्यावर वाजत नाही का आपल्या उपमानी राजाला प्रश्न केला आणि तीन चार दिवसापूर्वी मागची गोष्ट नाही तोपर्यंत मला सुद्धा अजिबात होतो त्यांनी मला वी आणि कधी अन्न खाई कधी कधी आनंद आता मित्र आणि आनंद राहण्याचा पण प्रभू आपल्या मतात आता ते मला काही कोणत्याही प्रकारचा उपसर्ग करत नाही मनाचे जे धर्म आहे त्याला संताप मोह ते मनातील धर्म मला धर्म जे आहेत जवळजवळ आपल्या कृती विशेष आपल्या महात म्हणजे हरिप्रथा मृत्यू करते त्या योगानी देव प्राण म्हणून ब्राह्मण क्षेत्र देव नाही यक्ष नाही क्षत्रिय नाही विषु नाही म भिक्षुन जा हरित्रधामू जे स्रोत आहे ते मी प्राधन करण जर सांग आणि मी पुन्हा देहभागावर देह येईन मी तुम्ही कृत म्हणून राहा पंडपूर म्हणतात तुम्ही सांगत राहा मी ऐकत राहत तुम्ही सांगत राहा मी ऐकत राहतो तुम्ही सांगत राहा मी ऐकत आपण परमप्रम परमात्मा भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाला आमच्या गावांचा श्रीकृष्णाचा अतिशय निकट अतिजवळचा संबंध ते कृष्ण हे यादव हे सखेती असा संबंध आमच्या आजोबा त्याला कृष्णा यादवला म्हणा असा संबंध आणि माझ्या बाबतीत जर व्यक्तिगत बोलायचं असेल तर प्रश्नच नाही आज म्हणजे आहेत त्याच सगळंच केलं त्याला भगवान श्री कृष्णा आहे त्यांनी मी मातेच्या उद्या जर माझा सांभाळलेला नसता जन्माला येण्याच्या आधीच सर्व श्रेष्ठ किंबहार येत्र योगेश्वर कृष्ण येत्र आजोबा धरून गेले की रण नदी काय साभिमान आहे काय भयंकर रण नदी होती ती महाराष्ट्रात त्या नदीच व्यासा वर्णन केलं गीता पेड़ी हो। का रणन नीन गोल त का एक प्रचिंदीषमाचार्य दुसरा तो ते वीर, महाबईंद्र मग या दोन तटामध्ये त्या रमण रूपी नदीच नदीच पाहता अपनेशन द्वारा सूर्य ढाकला अलग आणि मग जयद म्हणला आता झाला आता काय करतो अर्जुन कृष्णाने हे केलेलं बपट आहे नाही तर जयद्रेघा नसता आता हा जयदेव झोपी पाणी क्या नालिक आणि असणारा कौरवांचा मामा गांधारीचा भाऊ गांधाराचा राजपुत्र शकुनी शकुनीचा पाण्यात आणि नी रंगा नील कम रंगा कमल कृपेण कर्म काम काम है कमराच्या गुंता कोणता आहे ते सगळे चंद्र विक्रम करणे अश्व थांबा मकर नदीचा अत्यंत घोर महाभयंकर असे सुसर्ग मग तो अश्वस्थामान आणि आपल्या होतात की भीष्मानं एवढं कळत नव्हतं कळत नव्हतं हो अंगणाची काय आहे ते सांगायचं त्यामुळं सुद्धा संघर्ष काही करू शकत नव्हते काही करू शकत नव्हते सर्वात जास्तीत जास्त बनावट असेल तर तो अंगणाचा म्हणून कुठं खाडो काढ खाऊ नये म्हणजे संकटात आमच्या आज करून गेले काढ रण नदी कैवते आपल्या महा नदीतन तरुण करून गेले अन्यथा कौरवांच सैन्य बर पांढरवांच्या सैन्यापेक्षा दिनपटीपेक्षा जास्त ते सात वाक्य त्या अकरा फुल तेवढा असतो त्या फुलाचा मातीमध्ये उमटलेला किती खोल त्या पाणी किती खोल ते पाणी उळण्यासाठी काही नॉमले प्रयाते आरोबा महानदी ग्रंती नदी करून गेले आता कृष्णाच्या प्रथा तुम्ही सांगू नका सांगताना आकर्ष घेऊ नका म्हणतोय कसिता विशेष कथा मला जास्तीत जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त विस्तार मी ऐकणार प्रेम आहे अति जास्त आहे सांगा अशी कृष्णकथा कृष्णकथेच्या तो कृष्ण प्रवेश होण्याच्या पूर्वी या भरत खंडामध्ये जम्मू शिल्पामध्ये काय स्थिती होती त्याच वंचन आहे पाठी दैत्य आतूर दुष्ट अभक्त हे माजरे होते माजव करत आहे भागवताला करू नका पाठी ते आभक्त दैत्य ते माजरे आणि याचा परिणाम झाले ओरोधे त्यांचे या दृष्टांत पाठी मंडळींच दुर्जनाच वाटलं ज्ञानेश्वर महात् प्रार्थना करता येत वाढली तरी धर्मीला त्यांचं ओघ होत नाही पण पाठी दुस्त धुरा धुरा आजार त्यांचं ओघ असं धर्मी मातेला ओढलं ते नाही बोलत काय करावं तिने गाईचं लूप घेतलो त्या धर्मी माती स्वागत केलं की काय तेवढ नाही मला असं वाटत की आता भगवंत झाले तर हा भाग अन्य था नृत्य भारत कभी करू श्रेवित करू शक नहीं आपके साथ ही भगवानी है त्यांना आपण हे सर्वांना कि किते, किते भगवत भक्त एक शिव जागरण त्यासाठी आले आणि त्यांनी पुरुष सुद्धा सुद्धा द्वारा हरी ओम सरस्तांच्या द्वारा भगवान विष्णू भगवंताची तुम्ही समजता म्हणजे का इतकं माझं गुणदान का करतायत का करताय काय आहे काय झाले केलं आणि मग भगवान मध्ये काही थांबू नका म्हणू नकाळ अवकाश आहे तेवढा कसा तरी काळ काय होणार आहे ही म्हणून लवकरात लवकर असं दिलं म्हणून तरुणांनी सांगता येईल अब्दुल मग इतकी का ते ते का पाहू लागली या सगळ्या मंडळी ना तर अत्यंत सांगायचो त्याला सुद्धा मस्ता लावा लागतो त्याशिवाय कोणी येत नाही जिवंत काही नाही आता तू तो करो कि मुखे कापुरीला मुखल येते म्हणजे आणल्याशिवाय प्रार्थना केल्याशिवाय येत नाही भगवंत कशाला आपल्या चांगली नगरपालिकेचे महापौर श्रीमंतमध्ये अधिक सत्ता सत्ता होणार असला आज राहणार असते काही सप्रेम भेट देणार असते मंदिराच्या होती तर आवश्यक महापौर महापौर तुला निवडून आलेला नवे सेवक भगवान तुझ्या तुम्हाला प्रार्थना कोणालाही करावी लागत नाही यावून म्हणता तई तेहा सुख दुखी फिर भोग का आगे भोगी तो जन्म एक हिशेब जन्मा सतम रा आपल्याला यावंच लागतो संत महात्मे आपण होऊन येता हा येण्या येण्याचा खरं काय चुकी केली मंडळी येतो मंडळींना खात्री पडली आश्वासन मिळालं आणि परमात्मा जायचं अवकाळ व्हायचंय शे म्हणला आपण माल का स्वामी तुम्ही जाऊ नका असं म्हणणार मी कोण पण स्वामी साफ सांगतो या गटेला मी येण्याची अपेक्षा करू नका मी साफ सांगतो मी येणार नाही अरे देशाला धर्माचं कार्य आहे धर्मसंस्थापनेचं कार्य आहे त्याला आणि काय येणार नाही तू करून तुम्ही विचाराव मला करून सोडून विचार काय झालं काय झालं गेला होता पण तुमच्या पाठीला पार लावून आलेला बंधू म्हणून मी बंधू प्रेमा कुठे आलो मला म्हणायचं नाही तुम्ही प्रेमावर्जन म्हणला नव्हतं मी होणार त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण आहो ल तुमच्या बरोबर आमचं कुटुंब मी तुमच्या बरोबर का माझ्या तुम्ही म्हणा ते म्हणा आमचं बरोबर असून सुद्धा आम्हाला तुमचं एकावर लोकडत यावं काही घेणार नाही भगवान म्हणून कळलं तुझं काय करू काय तुम्ही म्हणल्याबरोबर मग मी येतो यायला काय म्हणता तो खुशीने यायला काय झाला होता मला जिल्ह्या नक्त झालेलं पण धाकतो होतोय आपण करायची नाही कौजन्य कुलामत राजा आणि युद्धवती यांची कन्या पाच भावांच्या पाठी रुक्मिणी म्हणून प्रगत व्हायचं घाई करतो परवड एक लग्न ठरवण्याचा प्रश्न झाला मला काही करत नाही पण त्यात म्हणजे काय होऊन तसं पाच सात वर्ष अवतार तयारी झाली आपल्याकडे अनेक उपनिषद आहेत त्याच्यामध्ये एक आणि श्री कृष्ण उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे उपनिषदामध्ये अवतार करून सांग छान प्रभू अवतिर्ण होणार निश्चित झाले कोण कुठे येणार भगवान शिवशंकर आठवती आम्ही आपल्या बरोबर नृत्य नाट्य गायन वादन ही सगळी आणि कला आहे ना या कलेच्या आज प्रणे जे आहेत दक्षिण भारतातल्या नाय म्हणतात शिवशंकर हे या सगळ्या नृत्य गायन कलेले आर्थिक प्रणेते आहेत तो, तो, तो है। क्या एक भगवंता आगर बच्ची साक्षात भगवान शिवशंकर आम्ही कोण येणार तुम्ही कोण होणार तुमच्या अवतारात काय आपण गोपाळ प्रश्न म्हणून खूप रामा करायची संधी नाही तुम्ही जी काजी घेणार काठी म्हणून आम्ही अवतीर्ण होणार ब्रह्मदेव काठी मलाही त्या अवताराचा निलासाय त्यात प्रत्यक्ष आपल्याबरोबर को इंद्र ब्रह्मदेव का शिवशंकर भगवंता अवतारा पूर्ण तैयारी कोण नाना देवता ज्या आहेत त्या गोपी म्हणून ते गोपाळ म्हणून कळत झालेत काही म्हणून कळत झाले आणि काही जण जे आहेत त्या चर्मवर उपासनावर आणि ज्ञानावर सुती आहे त्या गोपी म्हणून कळत झाल्या प्रेम सुद्धा आहे त्या बोलण्यासाठी असा भक्ती रामायण तस कस मु हे त्या धन्नकारांच्या ऋची काय त्यांच्या रामराया रामरायाच्या आम्हाला एक एक स्त्री करून द्या आणि संसार करून वही बदल कर स्त्री कर त्याच्यावर आम्हाला घ्या सदस्वतीच म्हणत असत राहण म्हणतो या अवसारात नाही हे एक पत्नी व्रत आहे गोकुळ्या गोपी बाबाने भक्ती प्रेम काय आहे ते भक्ती प्रेम तुम्हाला अनुभवता येईल अगं चंद्रकारण्याच्या दिवशी अशा ते गोपी तुमची लक्षात घ्या गोपीची काय आणि आता प्रत्यक्ष येणुकुलाचा ते वसुदेव आणि अन्न गोड कृष्णी आदी विविध येणुकुला आहेत त्याची आणि येणुकुलाची देवकी देवगीचा आणि वसुदेवाचा मंगल विराव असा स्पार पडला झाली चपचली झाली चुनमु झालं साड झालं आणि नवित बाजूला आपल्या नदीत घेऊन यायची सोहळ्यानी समारंभाने अशी वरात निघाली वरातीच्या आग्रहा काय होत देवी ने सप्तपदी के घर अग्रहता धर्मशास्त्र तो आगे गृहस्था पत्नी बरबर घ त्याला बाधपत आग्मी असं म्हणतात त्या मला इतरला हे मुंबई युनिवर्सिटीने प्रकरणच नेमलो होत आमची एसपी आमचे एसी मध्ये जो आग्नी आहे <laughs> ना आम्ही रस्त्यावर तयार केले नाही हा ग्राघपती आदमी जो आहे त्या आदमीनी स्मशान आहे त्याला आधी संस्कार करायचंय पण आता आधी सुद्धा म्हणून रस्तेवर तयार गाघी जास्त आहे शुद्ध नाही त्याला काहीतरी कार्य करणे संबंध आहे असो माझ्या हाटामध्ये बरोबर देरो कार्मने देरो कीचा वजला निए अपल्या तन्य जा प्रेमा कुटी जामादान जा प्रेमा कुटी किची तरी पहुमोर वस्तु आंगर निगाई सप्रेम बेखिले केजाए निगोशे कारों में संपन्या नगश्कांद रत नगश्की स्वोर ना लुंक दोन से चारे घुबे है अपन शोभा आगे मंगलवाद्य चौधरे है नगा मंगलवाद्य ग्र नाही मंगळवाद्य हे ऋणवाद्य सैनिकांना हा ब्रॅजदान आला तालवाद्येत त्या प्रकृतीसाठी दावा उजवा दावा उजवासाठी पण आम्ही ते लग्न म्हणजे असतात कठीण बऱ्याच माता भगिनीना मंगळाक म्हणायची आवश्यक दोन तीन चाळीस या चालीवर हे सगळी आम्ही मंगळा काप्याचं नाव मामाचं नाव आधीचं नाव आजोबाचं नाव नवऱ्या मुलाचं नाव त्याच्या बाबाचं नाव आईचं नाव बहिणीचं नाव मेहण्याचं नाव आधीच पाहिजे नाही ते कसे मंगळ असे वैदिक मंगळ असत नाही आम्ही वचन आहे देवतांची प्रार्थना आहे म्हणजे गुरुजी राही करतात विद्या लक्ष्मी करते आमरीच्या गुरुजीला म्हणून वाजतात माझ्या लक्षात आलो कोणाच वाहत असत तशी ना कसं वाढा आपण रथावरून प्रत्यक्ष रथाचे घोड्याचे लगाम हातात कंसाय वसुदेव देवती नव पडणी आणि ऐकली कंसा यंत्रावर टाकायला बसलाय त्या वसुदेव देवतींचा आठवा उतर बदलतो mm, mm. का रंगमंच तसं एकदमच बदल लावू लागत त्यांनी लगाम टाकले आपल्या आणि केस या केसाची उत्तम रचना केली होती त्याच्यावर फक्त मला योजना होती ते केस तिने दाल त्या <laughs>, आणि आता तो खडगा घालणार धैर्य उपयोगालाय वसुल गडबडला नाही गोंधळाला नाही त्यांनी घालणार आणि तो कंसा कंसा जशी तू अजीवाणी ऐकली तशी आम्ही सुद्धा आकाशवाणी ऐकली आकाशवाणी हे आमच्यापासनं होणारा आठवा अगदी एकामुळे राहता तरी पाण्या म्हटलं तरी आठवड कमी कमी पण मी देतो ना आम्हाला होणारी सगळी आपत्ती होत तुझ्या स्वामी जन्मा बरोबर कीर्ती निगंधात आणि असताना आपली भगिनी विवाही आणि अशा स्त्रीचा तू हत्या करायला आणि सरसर कीर्ती पदा केला ना याचा त्यांनी विचार करत ना तुला वसुधवांनी विचार केला होता आठवा म्हणजे कमीत कमी आठ वर्षाचं काय आठ वर्षामध्ये आम्ही राहते काढवते शाळाच्या उपात काय कोणी सांगितले पुढे आणि विशेष म्हणजे वसुदेवाच वचन त्यांनी मानलं थांबवला निकाल झाला त्या कलेचा तसा तस वसुदेव आपल्या नवपित वजूला घरी घेऊन आला तो आपल्या घराकडून गेला पण त्याच्यात नाय काय ना आठवा आठवा आम्ही भगवंत आठव करावा म्हटलं आम्हाला त्याचा आठव येत नाही अमोराव महाराज रघुनाथप्रेस स्वामी महाराज उल्ले त्यांचे कॉमन वास्तू होते विष्णू काय म्हणायचे अम्रमान काय म्हणायचे आठवतो भ्रम नाथवतो भव भ्रम भगवंत आठवा जो काय की आपली भ्रमस्थिती समजा आणि भगवंत्रमात आहोत असं समजावं वाक्य सोप आहे पण अर्थानुच आहे सुंदर अर्थ आहे विसरण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला आजनी स्वप्नी येता जाता जाता मुक्ता सारखा आठवायचं आणि यशाव का वसुदेवला आनंद पण आनंद नाही त्या आनंदावर दाट तो दाट कल्पना म्हणून दुसरात लागतो आपल्याला कोणीतरी सांगितलं की ना महाराष्ट्र राज्याल बंकर टिकीटी आले करते त्या दुःखाच्या आनंद है देवीत नवजात मूल कंसाइवी हृदया की पण वसुदेवांनी ते पहिला प्रत्येक उचललं आणि तो कंसाकडे आला कंसा तुला छंद होता कंस प्रभावित झाला की अरे वसुदेवी तुझं चंद्रा तु त्याचा पहिला जन्मदिवस म्हणून फोटो काढायला कौसा मिळते मृत्यू करायचा काय प्रकृती जी आहे त्रिगुणात्मक या दला जे काही जगत येत नाही ते सगळं त्रिगुणात्मक आहे निखळ तत्व गुण नाही निखळ वजन नाही निखळ तमगुण नाही काही ना काहीतरी का। अंशात्मक तिसरा गुण आहे केच्या मग तो रजा असेल तो जर अनुभव पाहिलं आणि तो नवरा माझ्या सत्ताचे पदरी किती आणि मला तिथं ललित आहे सैनिक आहे सुपाई आहे काय जन्माला आलेलं मूल तुम्हाला काय मार्ग कसार जी सत्य प्रियता पाहिली खुश आहे हे मूल नाही मार्ग काय होणार होत पण झालं काय वसुदैवाला आनंद अरे कल्पना वाटेल कामावर खडाळांचा आवाज विवाड्याचा आवाज श्रीमंत नारायण नारायण नारायण जय जय नारायण नारायण नारायण श्रीमंत नारायण नारायण नामाग नारद्य नारायणांची काली तुमचा आता वसुधरी वाटतं पाहिला काय था था तो मला पहिलं अपत्य शब्द खरा करणारा घेऊन आला होता पण नारला मी काही ते मागलं नाही होता काय काय झाला काय काय अरे बरं झाली नाही तर अरे अ शरीर बाणी आम्ही ऐकली काय होती बाणी त्या दोघांच्या पासून होणारा आठवा हात अरे तू भर भर कळत नाही कुणी करणं आठवा <laughs> <laughs> तो, तो निकाल परीक्षेच्या निकाला बाबाला माहिती होत का अर्थ काय दिले लावणारा आपले पैसे उघडण्यासाठी जात त्यावेळेस पास होण्याची शक्यता नाही तुम्ही आण पाहिजे माझ्या मना विचार म्हणजे शेवटी काय का म्हणा तुमचा विद्यार्थ कुणी करणार का या आठव्या प्रश्ना तो पहिला काय का हो तेवटाला पाठवलं त्यापुत्या एक दोन तीन चार ती, पाच सहा मत्ते मांडले कामागे या चा, चा, का मारली याशिवाय कंसाचा घडा घडला नसता आणि मधून काम यायला मार्गा झाला नसता विलंब झाला मार्गीत जायला पाहिजे आता तुमस म्हणतो सहा पण मार्गी आता सातवा आली आठवा आपण सार गिरी लागावी आता हा सातवा पण भगवंतानी वेगळी योजना असली त्यांनी आपल्या योगमायाला पाचारण केलं दैवी गुणमयी भगवंताची माया शक्ती आहे देवतेच्या ठिकाणी आत्माला साचवा प्रगट होण्याच्या आधी त्याला चिन्ह उचलायचं आणि वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी रोहिणीच्या ठिकाणी घेऊन त्याची स्थापना करायची एवढ्या कामाबद्दल मी तुला आशीर्वाद देतो पुढं माझा अवतार पूर्ण झाल्यानंतर कधी उभारे माणसांची उपास दोन राहतील विशेषत कदव त्यांनी विना एक शक्ती देवता आणि गणेश देवता गणेश ठराव लघुची स्तराला आवर्ण होती लोकमान्यंची उचलून सांगलेली आहे गणेशोत्सव लोकमान्यंच्या मनात त्या गणेशोत्सवात सुरू होत आणि त्याला सकाळी विविध स्वरूप आलेलं आहे एक प्रयोजनच आता पे लक्ष्मी पूजन पुण्य की परिस्थिति गणपति बताओ नहीं गणपति से आणि दुर्गा माता जय भवानी शिवानी छत्रपती कपाला हात धरत असते <laughs> तोरण दौडी त्या विद्युत रोषणाईने नसलेले पुण्यामध्ये झिंगा नसते महाराज आम्ही केलं तर आणि तिने ते बेन वाजून काम केले या कानाची त्या काना वार्ता नाही की शास्त्र काय झालं काय झालं काय कळलं आणि एकाच काळात तिकड रोहिणी झाली ते नाव संतर म्हणजे जन्म आहे त्याच जन्माला येण्याच्या आहे त्याचं अंतर्ष बरे परंतु मोठे रमवून आहे म्हणून हा दरवा संकर्षण हरोघर अशी नाव घेतली आता पाऊस आणखीनच झालेला आहे काल आपण तो होने जा तेरी प्रवेश होण्याच्या आधी आपण मोठी आदेश करा जास्ता पाहा म्हणजे त्या आठव्याला सहज मारता येईल तरी कोण म्हणतो असत हल कोणत नाही म्हणजे कृष्ण झाला आणि तेव्हा देव तुझी विचारले की कृष्णा तुला एक विचारत आहे म्हणून आपण घेतोय का विचारायला मग काय विचारायचं त्यांनी विचारलं कृष्णा तू प्रोगा आणि माया तू बोला आणि आम्ही कळत नाही कृष्णाला आईला कुठे गरुणा। गरुणा। रामा ते रामान झाली कौशल्य कर्तव्य होता कुणाजवळ बाबा तुमच्या जवळ तुम्ही तिला लोक दिला होता माझा काय संबंध होता माझी काय संबंध पण पिलू वचन आठवडा बोलण्याला खोटे जवळ बाबांचं वचन खोट ठरू नये म्हणून तुम्ही लोक वाटायला गेलो नाही माझा बोलत पण तुम्ही मासेला तर एकही नातेला तो खोटे जरा तुमच्या कपाळ घेऊ म्हणून मी त्या मी जर तुम्हाला तुम्हाला काय हवा म्हणतात लॉ ऑफ अन्यधान करतून सर्वतंत्र स्वतंत्र सर्वज्ञ सगळ्या सर्वात भरपण करता आपल्याला भेटायला जाऊ शकत नाही धर्माग भगवंत मतलब जस आप सब कणा है सोचे जस आप सब्ञान जो है तत्वज्ञा का बेसिक जी है तो बेसिक है लॉ एक्शन परमाता कायदा काय आणि परमात्म्यांचा आविर्भाव होणार निर्गु आकार झाला कुठून घेणार छापा पण ही नंतरची प्रक्रिया जी प्रक्रिया है भाव है प्रक्रिया भाव है आता लोग आम्ही दिली मुख्यमंत्री आणि विचार करून द्यावे लोक तुला द्यावे काय सुद्धा कदा आता काय शिल्कला जागी भगी वस्तू का हवा आहे का प्रकाश आहे काय अशा त्यावेळी वसुदेवाला आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी एक अद्भूत अशा प्रकारचा अमकलनीय आव्य ज्याचा करता येणार नाही ज्याची कशा अन्य आनंदाची तुलना करता येणार नाही असा आनंद वसुल आपल्याला अनुभवला आनंदासारखं बाय काय आहे पण आपण अनुभव इथं आपली अनुभव ती खोटी नाही आपण आनंद आन आपण आनंद आनंद आहे भागवतातला पहिला मंगळा करण्याचा श्लोक होत परमात्मा हा त्याचं मंगलाचरण करताना ते म्हणत कसा आहे तो तो सत आहे तो चित आहे तो आनंद आहे सचिदानंदायूपाय तापत्रय विनाशार्य श्री कृष्णाय वय रूप सच्चिदानंद घे परमात्मा तो आनंद संद आहे आनंद घे आनंदाय नाही आणि तो आनंद निरुपचार आहे निरतीश आहे निर्णय आनंद आहे परमात्म्याचा गुण नाहीये आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे गुण आम्हाला असतिनल परीक्षेमध्ये मार्ग पडले आजी आलो काजी मामान टक्के कमी जास्त होत गुणांच्या प्रमाणामध्ये पण स्वरूप जे आहे ना त्यात कमी जास्त कोणाने प्रकाश हा सूर्याचा गुण नाहीये प्रकाश सूर्याच स्वरूप आहे तस आनंद हे आत्मारामाच परब्रह्माच गुण म्हणजे ते परमात्मा स्वरूप आहे आनंद हा आनंद धाबलो म्हणजे कुठून पाठ केलेलं आस नाही चाललो मी जाणून पाहून घेतलंय आत्मारामाचा आनंद हा सच्छित तर तुरुष विद्रह नाही करता येणार आंब्याचा रस म्हणलं तरी पाऊस ते भाऊराजी साई आंबेवाई तर असा वैशाख मासामध्ये तुमच्या वैकुंठ वरती केशरबा महाराज देशमुखांच्या पुण्यस्नेहून उत्साहात होतो आणि चिडले सांगा आर तुम्ही चिडले सांगा म्हणजे तुम्हाला पाठवतोय दोन तीन दिवसांनी चिडले सांगायची ते आम्ही पुण्या मला यात बर नाही तर आंब्यातून कोळी जात नाही तसा काढून टाक्यात काय म्हणायची आता आंब्याला उचललं अनंत तो का निघालं आहे म्हणतात माझी गोळेचे लक्षण आहे निघाले गोळे बारी अतिशय सुटीपणा तसा कशाचा रस म्हणला ना तो रस काढून घ्यायचा उरलेला टोका टाकावा लागतो आत्मा आणि आनंद नाही आत्माच्या भाषेत बोलायचं तो प्रत राज आहे प्रतूप आहे आनंद घेत असा हा आनंद जो होऊ लागला मग खर नहीं मी पत्नी है देव की अनुभता पति आनाते एक गुरु गुरटा अष्टम योगामध्ये शक्तीपापतात मग माथावर हात ठेवून नेत्राच्या द्वारा मुखा किंवा स्थानच्या द्वारा वसुदेवांनी आपल्या अंतकरणाचा अंत त्या शक्तीपापद्वाराच्या ठिकाणी प्रस्थापित केला आ आनंद होणार नाही आनंद देवराची आणि त्यामुळं प्राळाचं भान नाही वेळाच भान नाही जेवढ जेवढं खाल्लं खाल्लं नाही नाही आनंद लोक भगवान प्रगट होणार आहे भगवान प्रवड म्हणा वातावरण पर्यावरण दशरथे मारिला तो की होता असं म्हणे पद्धती काय सरळ चालू आहे दशरथाने कुणाला मारलं कुठली आवडता खूप रचना करत होते मला तू पाठ राखलच नाही मला पाठिंब नाही तिच्या तो अमातीचा एका बैलानी धक्का पाडला आणि तो फुटला हे त्या कवीला सांगायचं पण अलंकारिक भाषा का आली होती बापडे फार सुंदर आली पुलं आली म्हणजे भुंगे भुंग्यांचा भुंग्यांच्या राहण्याचे निवासस्थान आलीपुलं वहनाचे कमळ त्या कमळाचं वहन जीवन म्हणजे पाणी आणीच होती सवि पाणी आणून म्हणजे चंद्र चंद्राने तिला धरत नाही काय उपज कालो गती ही मता ते काल तस दा तो तू का ऋतू कोणतो वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष होती वसुना होती अष्टमी वार होता सर्व चांगली बुधवार सोमवार संत मंगळवार गुरुवार जय संतोषी माता वर अजून कळत नाही कुणाच्या दुसरी डोक्यात आणत नाही मात्र तो मार्गेची संतोषी माता आणली आणि हल्लीचं काय भाव आहे माणूस उत्तम म्हणतो मी दर रविवारीपासून सकाळी बाहेर पडताना किरायला जाताना मारुतीच्या जीवनात हातगाडी असती आजलेली असतात ती गाडी मला उमटी न पाठीवर कार आहे <laughs> <laughs> अरे मारुतीच्या पुढ आदर्श म्हणून काय मारुती आहे शरण शरण म्हणून तुम्हाला राम तुमचा काय भक्तीच्या भक्तीचा वाह मारू काय भक्तीचा वाटा काय काय काय करून राहिले कायवार वाहड्यावरी वरी वैशरी महाराष्ट्रात सुंदरी जो जय खंडे पंढरमाध बुधवार पांडुरंगाचा कृष्ण प्रगड गावात वाड मुधगार म्हणून पांडुरंगाचा वाद मुधगार पांडुरांमध्ये जो आहे तो दुसरा तिसरा कुणी नाही आहे आपण कृष्ण जयंती साजरी करतो राहज करतो नरसिंह जयंती वामन जयंती आपण साजरे करतो जयंती का जो कृष्ण आहे तो जो पांडुरंगाला झाला गोकुळी झाला म्हणजे पंढरपूरचा काळ निश्चित मानव किती न्यायचा असेल तर तो कृष्ण जन्मायचा आठ वर्षाचा कृष्ण असताना अधोकाळी तो पंढरपूरचा काळ असला पाहिजे त्यावेळी पुंडलिका होते पुंडरिकाच्या भावासाठी आठ वर्षाचे कृष्ण लोकाल कृष्ण लोकला पंढरपुरात आहे असं संतांचं निवेदन आहे आधार प्रमाण प्रमे आधारभूत प्रमे समय रोहिण नक्षत्रह आकाशा चंद्र जो है तो रोही नक्षत्राचार चंद्र है रोहिण नक्षत्राचार चंद्र का मंडला इकडं तिकड पायाची राष्ट्रची रास अण्णांची रास कृष जन्म गोकुळ अपघात आहे आणि अशा समयाला दुसरी लक्ष्मी मेहत के आनंद अंतरी सकूल साबण सर वस्ती आज लग्न लग आधी महीना पर्व का विशेष है लग्नाई साडेतीन ते मंगळ साधी आहे साडेतीन मुला मध्ये खरे म्हणून मुकाय ना असताना काळागृहामध्ये वसुदेवरा देवकी यांच्या पुढ्यामध्ये मग त्याला मी शब्द वापरल्या अद्भुत बाळा शकुणांशी संपन्न असते तो उद्योग परमात्मा अद्भुतवाद या रूपामध्ये वसुदेव देवकी यांच्या पुढ्यात आले पण वसुदेव देवकी कुठं पाहत आहेत त्या काळाकडे डोळे मिळते का त्यांच्या चित्तामध्ये ते ध्यान लागेल का त्याप्रमाणे एकदा नाही दोनदा नाही मग प्रभू आमचा मुलगा येणार होता आता आला तर आमचा मुलगा कोण नाही कसं करणार आहे और काई सुच्चना? सुच्चना एक मजने दे काय म्हणतात भगवान ऐका काळे माझ्या बाळाची कळेल आत्तापर्यंत पट्टा नाही असा हा आठवा तुला किती पण तोडला आहोत म्हणते खरं हे म्हणतात की त्या गोकुळात वड़ी श्रंखला आहेत नायीची बदमने तुटती आता पायातल्या शृंखला तटात तट तुटल्या गाळले तारागृहाच्या यमुना काठी आली नदी यमुना इकड मजुरा इकडे गोकुळ नदी यमुना मन मंद पाऊस पडू लागला आणि त्यावेळी भगवान, बड़ा चालले यमुनेवर पाठपण करून जायचं आणि यमुना वाढू लागली पाणी पातळी लागू लागली का यमुने प्रतिज्ञा केली कि की भगवंताचे चरण प्रक्षालन केल्याशिवाय वसुदेवाला परीकड जात होते का तिला की आमच्या सगळ्या भूमिनीमध्ये ती गंगा जी आहे ना तिचा तोडा फार मोठा हो आहे आम्ही सगळ्या भूमिका पण तुम्ही इथली आहात इथली नाही तुमच्या बरोबर आहे लेब करू नका वेगळे पण म्हणजे अहो स्वर्गाची खरी पण भगवंताच्या अंगुष्ठापासून निर्माण झालेली भगवंताचे चरण प्रक्ष्याची कुठ तरी संधी मिळाली आज ती मी यमुना श्री चरण प्रक्षापण करण्याची संधी ते भाग्य आज मला आणि उद्या घालून जाणारे तू तुला भगवंताची खाली जाईल त्याच्या आठव्यापासून तुला त्याचे चरण नाही दि भगवंताचे चरण प्रक्षालन केले वाट लागले वसुदेवाच्या ओठापर्यंत पातळी आली तो एक वसुदेव त्यालाय सायबंसत्व आहे त्यात म्हणजे आता आणखीन जर वाढली आणि वाढणार मागेच थांबणार नाही आता आपणच मारून आणावा भगवंतानी ध्वज वज्र अंकुश वज्र अंकुश रस गदा पद्म कोम स्वस्तिक अशी शुभ चिन्ह आहेत सगळी तो आपला उजवा पायाचा लाल असा कळवा तिथे लाल राहतो पडे रात्री विकसित होणार लाल कोरोना जे आहे त्याची लागेल आपण भगवंताच तळ पाहून लाल फुटू तळ काय पाहून काही टोपलीत आहे यमुनेच्या पाण्याला स्पर्श झाला मात्र येऊनी भगवंताचा काही जण सांगतात काही नाही तिची पाण्याची पातळी कमी झाली तितकी कमी झाली की चल रोखा येवण्यातनं चालक पलीकडच्या तेरावर केला असं भगवंत आर्ध पाणीसर्गाच्या काही करत नाही आम्ही मात्र निसर्गावर माफ करतोय काही मला वाटत कोणी कात हा प्रभाव नाही निसर्गावर निसर्ग जनता दिल नाल गवर्नमेंटच सेंट्रल वॉटर अँड पॉवर मिशन नावाचं एक खातं आहे पतरी उड़की है समुद्र विचार करतो <laughs> ना। कर आज तो तो कित्येक विमान कंपन्यांना आपली उद्यान ग्रहित करावी लागली प्रशिक्षणाची पाठव तर त्यांनी निसर्गाला माफ करू नये निसर्गाला निसर्गाला पायंद घालून त्याच्यावर माफ करू नये निसर्ग आता आता निसर्गावरची सत्ता आहे तो परिणाम आहे आणि गोकळामध्ये गोकळामध्ये शांत नंदाच्या नाही नहीं, का अवश्यूटी गेम घर की मुल आपण देव ठेवली तीन पहिला आम्ही ताळी महिला चाळी म्हणून फुलत नाही ताळी चार मुलाच त्यामुळे तुमचा आव्हा खूप समजावून देवी बाबा मुलगी मोठे संगीत भजनपटू म्हणून त्यात ना होते मोठबापूर बोल आणि अपत्य काही ना काही तरीच्या अपत्य त्या ठिकाणी योग असतो का ज्याला मेडिकल सायन्स ब्लड ग्रुप होत ना तो ब्लड ग्रुप योग्य नसतो पत्नी वेगळ्याची ती कल्मती पावल्या असतात्रीमध्ये आकाश आणि मुलगी आकाशात बघा म्हणजे मारा मार्ग शकत नहीं दबोल शक्ति गिरंग नहीं बड़ आसा आश्चर्य भर भीति सम्मान मूस वसुदेवरा भगिनी और अपने मेहनी उपदेश करता है तुम्हें सहा अपने मारी निर्थान तुम्हारा तुम्हारा माही हो कारण नाही मी तुम्हाला माने तिथं वाटेल तिथं तुम्ही रूप आम्ही राहू शकता हे तुम्हाला आम्ही सोडून दिलेलं आहे आ, तो जो उपदेशाचे दोष पाहिजे आता आपण गोकुळ गोकुळामध्ये नंदाची भगिनी या सुनंदा आपल्या वहिनी आणि बाळ करण्यासाठी येऊन जाईल पण तिलाही कशी झोप झाली कोणा छोटकीला कळलं नाही जाहीर आहे ना तर त्यामुळे धोक झाली ते वहिनी झालं पाहायला गेली एका प्रसूत जायचे या कृष्ण हे गुरुजी असा पुतळा धनुष्य आकार आहे ते ग्राम ठरत नाही पण कापून केलेले नाही का जन्म काय मनुष्य कमला सारे नुकसा वेळी जाणून बोलून शांतता केली शक्ती वाचन केलं पुण्यावासीन झालं स्नान झालं मंगल स्नान आणि गोकुळाच्या गोवाचं त्यांच्या आनंदाचे वनंदे तु गोव्याला एक आनंदात गोकुळ विचा सुद्धा अनंत पाह नाही लेखा त्यांचा सुधारा केवत नाही त्या सुखाच्या पतीकडे आनंदाच्या पतीकडं दुसऱ्या देश आनंद नाही न आणि क्या आनंदाला मग आली असा आनंद बाळ कृष्णनंदाविक आनंदा बाळा कृष्णनंदाविक आनंदाला आनंद त्याचा प्रयोग केला आणि आपल्या दादा समोर मोठ्या उभारल्या त्यांना तुम्ही उभारल्या कृपा करायला बरीच म्हणजे त्या गुढीवर लोखंडाचं भांडव असत मला आपल्याला प्रेमाची व्यवहार विनंती करायची आहे असं गुढीवर लोखंडाचं भांड घालून नसावं तांदीच भांडण झालं तोरीला माझ्याकडे मी भरून पण लोखंडाचं भांडण गुढीवर घालू नका नसेल तांब्याच पण लोखंडाचं भांडण मंगल गुढी आहे मंगलाचं कधी काय गुढीया तोरणे तोरण आपल्या दाराच्या दुधी बाजूला मंगळ कलश स्थापन केले सुवर्णाचे कलश त्याच्यामध्ये पाणी दूध दही लायांच पे सुवर्ण कलश दादा त्या दोन्ही बाजूला आणि त्या गाडी गाव लागल्या तुला छंद मने मोही ओळले आनंद आनंद साजर का उच्च अपन स्वतः सबसे जन गोप गोपी गो बा सर्वी अभ्य मंगी उत्तम शेरी के अलंकार घातले अलं असून त्यांनी ते ही चांगली माफली गायी आसना मज आणि मग उष्णगताच्या काळजी भरल्या त्यांनी त्यांनी गायी वाचना त्यांच्या शिंगामध्ये आपलं बोधन जे आहे त्याला सुद्धा साध संघात केन केलं आणि स्वतः अलंकृत झालेल्या नोपी गो सगळी मंडळी नंदाच्या वाऱ्याकडे निघाली प्रत्येकाची झाली मी प्रथम पाहणार मी प्रथम पाहणार मी प्रथम हे माझे एक मित्र होते संपुंडीचे व्यंकटेश कोरटकडे म्हणून संस्थाना संपुनी संस्थान होते तू सांगायचं अण्णा काय म्हणते सात उपयोग पडले चालला जरा नक्कीच दिवस दिवस तेव्हा नाही म्हणण्यात आले पाहिजे म्हण आम्ही प्रसंग आहे आम्ही प्रसंग आहे आम्ही प्रसंप आहे त्यासाठी धक्का होती ढकला जातली असे होते एकमेकाला ढकल बाळ्याची ताटं होती चांदीची चक्क होती बोललेले सुंदर हगमान लागले होते लिंकाचे लाडू होते आयुयाचे लाडू होते मेथीचे लाडू होते आद्याच्या वड्या होत्या तुमचे जे वड्याची सुपारी होती विद्याचं साहित्य होत बाळा होत यशोदीला महावस्त्र होती नंदाला महावस्त्र होती काय झालं कालन मिश्री सफेद मिश्री पंजाब मिश्री काय मस्त प्रभू पाण्याचे घरी बनलेले कशाला काय मंगल असून तर चिन्ह नंदाच्या वाड्यावर गेल्या की दारा समोर त्या पाण्याचे कलश होत ना होते अजूभर चिन्ह अशी निघाली होती पण त्यांचे अवयव जे आहेत ना ते आवयोगा एकमेकाची आणि कला लावत होते काम काय म्हणत होते की आम्ही सर्वात भाग्यवा पहिले ज्ञान मिळते आम्ही का न हे आम्ही प्रथम ऐकलं आम्ही भाग्यवा कशाला मी ऐकलं नाही दुसऱ्या दिवशी ऐकलं आम्ही आता पाहणार ना तुम्हाला भाग्य कुठे पाहत नाही आपण ऐकून नसतो समाधान डोळे म्हणतात लोक बसायला सगळ्या आणखीन ते शब्द घालत आहे का म्हणताय का नाही ऐकलं तुम्ही म्हणताय आम्ही पाहणार अरे आधीच्या बाळाला प्रत्यक्ष हाती घेणार हातावर घेणार डोळ्यांना उचलून देणार तू बाळा कोण कोणाचा ऐकतो काही आहे का कोणी कुणाचा हयार नाही मी म्हणेन मला का मी म्हणतो ते मी म्हणत होते काय म्हणतो मलाच माहित नाही मला करू देणार काय म्हणता म्हणून बोलू नाही माणसाचं काय असतो मी खरं समजून असं मी म्हणतो ते खरं म्हणून मानलं पाहिजे खरं कोणी चालत नाही हे लोक तोंड वाजवत नाही म्हणतात राह आम्ही पाहणार हात म्हणतात आम्ही हातावर येणार काल म्हणले आम्ही ऐकलं अरे आम्ही पाय तुम्हाला तिकडे धुळ दाखव काय राह काय हातावर घ्या काय पाल अजून त्या आवड्या पाहड्या करत करते प्रेम भगवंताच प्रेम आहे हा काना पाहिला आनंद झाला त्या आनंद त्यांनी व्यक्त केलाय पुढची सूत्र तुमच्या हाती मला पाळण्या ठेवला पाळणा म्हणा आणि तुमचं झालं ते मला सांगा आपण द्वादशातही मंत्राची मान करून आपल्या कार्यकाळचा